वाल्मिकी रामायण बालकांड सर्गपंचवीसावा अनुपम शक्ती असलेल्या मुलींचे ते उत्तम वचन ऐकून पुरुष व्याघ्र राम त्यांना म्हणाला यक्ष लोक हे अल्पबळाचे असतात असे ऐकिवात आहे तर मग या अबलास्त्रीच्या अंगी हजार बत्तीं हजार हत्तींचे बळ कसे अत्यंत पराक्रमी राघवाचा हा प्रश्न ऐकून विश्वामित्रानं आनंद झाला ते लक्ष्मणासह रामाला मृदू शब्दात म्हणाले ती बलशाली कशी झाली ते ऐक या अभलेला वर मिळाल्यामुळे बळ प्राप्त झाले पूर्वी सुकेतू नावाचा पराक्रमी महायक्ष होता त्याला मूळबळ नव्हते तो सदाचरणी होता त्याने मोठे तप केले पितामह त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला त्याने ताटका नावाचे कन्यारत्न दिले पितामहाने तिला हजार हातींचे बळही दिले मात्र त्याला कीर्तिमान पितामहाने पुत्र दिला नाही ती बाला वाढत वाढत रूपयौवन याने युक्त झाली तेव्हा जम्भपुत्र जो सुंद त्याला ती त्याने ती पत्नी म्हणून घेत दिली काही काळानंतर या यक्षीला पुत्र झाला मारीच्या हे त्याचे नाव तो जिंकण्याला कठीण असा शापाच्या योगाने तो राक्षस झाला सुंद मारला गेल्यानंतर ही ताटका पुत्रासह अगच्य ऋषी श्रेष्ठावर हल्ला करण्याला प्रवृत्त झाली क्रोधयुक्त होऊन गर्जना करीती त्यांना खाऊन टाकण्यासाठी त्यांच्याकडे धावली ते आपल्या अंगावर चार करून येत आहे असे भगवान अगच्छ ऋतीने पाहिले तेव्हा तुझी राक्षसेवणे हो असे ती मारिच्याला बोलले आणि अत्यंत संतप्त होऊन त्याने ताटकेला सुद्धा शाप दिला की मानसे खाणारी तू महायक्षी विकृत होऊन विरूप झाली तेव्हा हे तुझे यक्षीचे रूप तात्काळ पाटून तुला भयानक रूप तीही क्रोधामुळे शाप मिळालेली ताटका चिडून जाऊन अगच्छ्याने वसवलेला हा शुभ देश करून टाकीत आहे राघवा या दुर्वर्तनी भयंकर यक्षीचा दुष्ट पराक्रम जाणून गोब्राह्मणांच्या हिताकरता तिला मारून टाक शापाने ही अशी झाली असल्यामुळे रामा त्रिलौकात तुझ्या वाचून दुसरा कोणीही पुरुष हिला मारण्याला समर्थ नाही हे नरोत्तमा स्त्रीचा वध करण्याविषयीचा तिटकारा तू बाळगू नकोस चातुर्वर्णाच्या हिताकरता राजपुत्राला तो करणे भागच आहे प्रजेच्या रक्षणाकरता रक्षकाने ते कर्म दयेचे असो निर्दयतेचे असो पातक असो किंवा दोषपूर्ण असो नित्य करणेच अवश्य आहे राज्याचा भार घेण्याकरता ज्यांची नियुक्ती झाली आहे त्यांचा हा सनातन धर्मच आहे म्हणून हे काकुच्या त्या अधर्मी स्त्रीला मारून टाक कारण हिच्या ठिकाणी धर्मच मुळी नाही पूर्वी विरोचनाची पुत्री मंथरा ही पृथ्वीचा नाश करायला निघाली असता इंद्राने तिचा वध केला असे ऐकण्यात येत आहे तसेच पूर्वी शुक्राचार्यांची आई पतिव्रता भृगुपत्नी ही इंद्रालाच या लोकातून नाहीसा करण्याचा विचार करीत होती तिला विष्णूने मारून टाकले या आणि अने अनेक महात्म्या पुरुषोत्तम राजकुमाराने धर्माविरुद्ध असलेल्या स्त्रियांना मारून टाकले म्हणून हे राजा तू मनातील मना अडी सोडून माझ्या आज्ञेने हिला मारून टाक बालकांडाचा पंचवीसावा सर्ग समाप्त